पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चौवेचाळीसावे भाव तरंग बरेलीच्या तुरुंगात माझी व गोविंद वल्लभ पंत यांची डेराडून जेलकडे रवानगी झाली लोकांची गर्दी वगैरे टाळण्याकरता आम्हाला बरेली गाडीत न बसवता पन्नास मैलांवरील आर स्टेशनवर नेण्यात आले रात्रीच्या वेळी आम्हाला गुप्तपणे मोटारामधून स्टेशनवर पोचते करण्यात आले पुष्कळ महिन्यांच्या एकांतवासानंतर थंड थंडवेळी ती मोटारीतील सहल फारच आल्हालाददायक वाटली बरेली तुरुंगातून निघताना घडलेला एका लहानशा प्रसंगाची आठवण अद्याप ताजी राहिली आहे। बरेलीच पोलीस सुप्रिंटेंडेंट त्यावेळी तिथे हजर होतिनी इंग्रज होते, मी मोटारीत बसत असता त्यांनी माझ्या हाती एक भेंडोळी दिल आणि जुनी सचित्र जर्मन मासिके आहेत तुम्ही जर्मन शिकता असे कळल्यावरुन ही मी तुमच्यासाठी आणली आहेत असे त्यांनी सांगितले यापूर्वी आमची भेट कधीही झाली नव्हती व त्यानंतर तिला कधी भट त्यांचे नाव सुद्धा मला माहित नाही पण हे स्वयंस्फूर्त सौजन्य व हा मित्रवा पाहून मला त्यांच्याबद्दल फार कृतज्ञता वाटू लागली मोठा चालू असता इंग्रज व हिंदी लोक शासते व शासित अधिकारी व जनता यांचे संबंध कशाप्रकारे आहेत यासंबंधीचे विचार माझ्या मनात गळू लागले या दोन गटात केवढे मोठे अंतर त्यांच्या मनात परस्परांबद्दल केवढा मोठा गैरविश्वास व द्वेष परंतु या अविश्वासापेक्षा व द्वेषापेक्षा त्यांचे एकम्कांविषयी अज्ञानच फार दाट आहा त्यामुळे परस्पर एकमकांबद्दल साशंक असतात व दोन्ही बाजू आपला बचाव करण्याच्या कामे चूर होऊन राहतात दुसऱ्या गटातील माणस तुसडी मनुष्यद्वषी आह असतिला वाटत राहत विरुद्ध गटाच्या अंतकरणात शिष्टाचार व सरदयता यांच वास्तव्य अस्वि अशी कल्पनाच त्यांच्या मनाला शिवत नाही दक्षाच राज्यकर्त असल्यामुळे व हाती अपरिमित अधिकार एकत्रित झाल्यामुळे त्यांच्या भोवती स्वार्थ साधू लोकांचा व नोकरीवाल्या लोकांचा प्रचंड धोका जमतो व त्यांच्यावरूनच हिंदू स्तरातील इतर लोकांविषयी ते अंदाज करीत असतात आणि हिंदीस मला देखील यंत्राप्रमाणे अधिकाराचे काम बजावणारे व आपल्या स्वार्थाचे रक्षण माणी खुत्र्याप्रमाणे करणारे इंग्रज अधिकारीच दृष्टीच पडत असतात परंतु व्यक्ती म्हणून व्यवहार करणाऱ्या माणसाचे वर्तन व नोकरशाहीतील घटक म्हणून अधिकाऱ्यांचे काम करताना दिसून येणारे त्याच माणसाचे वर्तन यात केवढे मह असते हुशार म्हटल्याबरोबर ताट उभा राहणारा सैनिक यंत्राप्रमाणे बनलेला असतो त्याच्या मानवी वृत्ती नष्ट होता, व त्याचे ज्यांनी काहीही वाकडे केलेले नाही अशा निरपराध व निशस्त्र लोकांना तो खुशाल गोळ्या घालतो माझ्या मनात विचार आला की पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा असेच नाही का घडत एखाद्या माणसाची निर्दयपणे वागण्याची वेळ आली तर त्याच्या मनाची चलबिचल उडेल पण तोच उद्या निरपराध लोकांवर लाठी हल्ला हुकूम देण्यास मागेपुढे पाहणार नाही त्यावेळी तो व्यक्ती म्हणून विचार करणार नाही आणि ज्या जमावावर तो लाठी चढवतो अथवा गोळ्या झाडतो त्यालाही व्यक्तीचा समुदाय असे मानत नाही दुसऱ्या बाजूचा समुदाय अथवा जमाव म्हणून आपण विचार करू लागलो की त्याचे मानवी स्वरूप जरू काही आपल्या डोळ्यांना दिसेनासे होते प्रेम द्वेष आदी करून मनोभावनाने संपन्न अशी माणसेच त्या जमावात आहेत या गोष्टींचे भानच आपण सांगत नाही सर्वसामान्य इंग्रजगृह असताना त्याचे प्रांजलमत विचारले तर तो असे सांगेल की काही चांगली हिंदी माणसे माझ्या माहितीची आहेत पण ती अपवादभूत एकंदर हिंदी लोक घेतले तर ते कोणालाही चिट्करा वाटेल असेच असतात आणि सर्वसामान्य हिंदी माणूस म्हणेल की माझ्या माहितीचे काही इंग्रज लोक मोठे नेकदार आहेत पण ते सोडले तर उरलेले सर्व इंग्रज म्हणजे नुसते भेमूरवत खो पशु आहेत त्यांचे नाव सुद्धा कडू नका प्रत्येक माणूस आपल्या परिचयाच्या व्यक्तीवरून दुसऱ्या गटांमधील व्यक्तीसंबंधी अनुमाने न बांधता ज्यांच्यासंबंधी त्याला फारसे किंबहुनामुळेच ज्ञान नाही त्यांच्यावरुनच सर्व गटाविषयी अनुमाने करीत असतो हा चमत्कार नव्हे काय सुदैवाने माझे देशबांधव व इंग्रज लोक हे दोघेही मला सौजन्याने वागवत आले आहेत माझे जेलर आणि मला कैद करून इकडून तिकडे नेताना माझ्यावर येणारे पोलीस या सर्वांनीच माझ्याशी गोडी गुलाबीने वर्तन ठेवलेले आहा या सौम्यवृत्तीमुळे मला तुरुंगातील जीवनाचा कठोरपणा बरासा कमी वासत अस माझ्या देश मला चांगली वागवाव यात आश्चर्य नाही कारण मी थोडीशी लोकप्रियता व प्रसिद्धी संपादन केलेली मनुष्य सुद्धा मला दहा जणांसारखाच एक अकरावा माणूस असे न मानता एक विशिष्ट व्यक्ती म्हणून वागवत असतो मी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आहे व विशेषतः मी एका प्रख्यात इंग्रजी शाळेचा विद्यार्थी होतो त्यामुळे त्यांना मजबद्दल आपलेपणा वाटत असावा आपल्याचप्रमाणे हा देखील एक थोडाफार सुसंस्कृत मनुष्यप्राणी आहे मग त्याचे कार्य किती काविपरीत असे ना असे विचार त्याच्या मनात येत असावा माझ्या सहकार्याना मिळणारी वागणूक व मला मिळणारी वागणूक यातील फरक पाहून पुष्कळ वेळा माझ्या मनाचा गोंधळ उडून जाईल वो मला शर्मिंदे वाटू लागे या सवलती मला मिळत असल्या तरी तुरुंग तो तुरुंगच तेथील वातावरण कधी कधी असह्य होत असे क्रौर्य दमपणा असत्याचरण वगैरे नीच वृत्तींनी तेथील वातावरण गजबजवून गेलेले असे लालगोटेपणा अगर शिविगा यापैकी एक कोणते तरी तेथे चालू असावायचेच भावनाशील मनाची तेथे एकसारखी उडाखाण होत राही लहान सहान देखील एखाद्याचे चित्त अस्वस्थ व्हावे पत्रात अनिष्ट मजकूर असावा अथवा वर्तमानपत्रात एखादी बातमी वाचावायस मिळावी आणि अंतकरण चिंता अथवा संताप यांनी व्याकुळ होऊन जावे तुरुंगाच्या बाहेर कामामुळे हो मन व्यापृत राहते व त्यामुळे शरीराचा व मनाचा तोल सावरण्यास मदत होते पण तुरुंगामध्ये बाटलीत घालून वर बूज बसवल्याप्रमाणे माणसाची अवस्था होत असते मनाला अजिकच एककल्लीपणा व दृष्टीला विकृतपणा येतो तुरुंगामध्ये आजरपणा आले म्हणजे तर असा त्रास होतो की पुस्ता सोय नाही तरी पण हे आयुष्य देखील माझ्या अंगवर्णी पडू लागले व्यायाम व अभ्यास यांच्या सहाय्याने माझे प्रकृती स्वास्थ्य व मनस्वास्थ्य मी कायम ठेवत होतो तुरुंगात व्यायाम व अभ्यास यांची अत्यंत आवश्यकता आहे त्यापासून माणसाची धडकत नाही मी अगदी टीप असे वेळापत्रक ठेवले होते व टापटिपीची सवय कायम राहावी म्हणून मी शक्य तेवढा नित्याप्रमाणेच वर्तनक्रम आखला होता रोजची दाढी मी चुकवली नाही ही क्षुल्लक गोष्ट नमूद करण्याचे कारण असे की इतर लोक तुरुंगामध्ये दाढीच्या बाबतीत व इतर बाबतीतही चाल डकल करीत सर्व दिवसभर सपाटून काम केले की संध्याकाळी शरीर अगदी थकून जाईल पण मन मात्र आनंदित राहत असे शरीर थकलेले असले म्हणजे केव्हा जुळा लागून जाई, ते कळतही नसे याप्रमाणे दिवसामागून दिवस आठोडे महिने लोटले कधी कधी महिना असा कंटावाना होई की तो संपता संपत नसे किंवा केव्हा माझेच मन इतके विटून आंबून जाई की प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीचा मला राग येऊ लागे तुरुंगातील माझे सहकारी जेलचे अधिकारी बाहेरचे लोक ब्रिटिश साम्राज्य या सर्वांवरच मी चिडून जात असे आणि मला जर कोणाचा सर्वात अधिक राग येत असेल तर तो स्वतःचाच मनाला सर्व बाजूंनी कळा लागल्या आहेत असा बासूई या मनस्तापातून माझी थोड्याच वेळात सुटका होत होती हे सुदैव वा म्हणावायचे भेटीचा दिवस म्हणजे तुरुंगात सणासारखा वाटे कैदी त्या दिवसाची किती उत्सुकतेने वाटपात बसतो बिचारा एक एक दिवस मोजत राहतो पण भेटीची गडबड एकदा संपली की प्रतिक्रिया सुरू होते सगळीकडे शून्यता व एकाकीपणा कोंदटला आहे असे वाटू लागते काहीतरी वाईट बातमी भेटीच्या वेळी काही आली अथवा दुसऱ्या काही कारणामुळे भेट बरोबर जमली नाही की माझ्या मनाची तगमग होत राही भेटीच्या वेळी तुरुंगावरील अधिकारी नेहमीच हजर राहत पण बरेलीला असताना दोन तीन वेळा असे घडले की कागद पेन्सिल घेऊन एक गुप्त पोलिसही तेथे ते बसू लागला संभाषणातील शब्दनशब्द तो टिपून घेत असे त्यामुळे बरेली तुरुंगातील भेटीचे खोबरे होत असे मला त्या प्रकारची फार चिडी पुणे माझ्या आईचा व बहिणीचा अपमान झाल्या कारणाने मी भेट घेण्याचे सोडून दिले नंतर सात महिन्यांनी भेटी पुन्हा सुरू होऊन माझे आपतेशे जेव्हा मला भेटण्यासाठी आले तेव्हा माझा आनंद गगना मावेना माझ्या बहिणीची लहान लहान मुलीही मला भेटण्यासाठी आली होती त्यापैकी एकाने नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर चढण्याचा हट्ट धरला तेव्हा मात्र मला माझा भावनावेग आवरेना सात महिन्यांच्या तळमळीनंतर कौंडुंबिक वात्सल्याचा जिवाळा मला प्राप्त होत असल्यामुळे भावनातील एकाने माझे मन विरघळून गेले भेटी बंद झाल्या होत्या तेव्हा दर पंधरवाड्याने घराकडून अथवा तुरुंगातील बहिणीकडून येणाऱ्या पत्राच्या वाटेकडे मी डोळे लावून बसत असे त्यावेळी पत्रे मुलाची वाटत किंवा ठरेल्या दिवशी पत्र आले नाही तर मन वैतागून जाई पण पत्र एकदा हाती पडले की मग मात्र ते एकदम उघडण्याचा धीर होत नसे निश्चित सुखाचा ठेवा आता हाती पडलेला आहे तेव्हा त्याचा यथावकाश उपभोग घ्यावा अशा विचाराने रमत गमत मी ते पत्र हातातल्या हातात चाळवत कदाचित आपल्या मनाला त्रास होईल अशी एखादी अप्रिय बातमी अथवा एखादा उल्लेख त्यात नसेल ना अशी पापशंकाही माझ्या मनात डोकाळल्यापासून राहत नसे पत्र वाचावयाचे आणि पत्र लिहावयाचे म्हटले की तुरुंगातील एकमार्गी शांत जीवनात केवढी खळबळ उडून जाई मन भावना तरल होऊन एक दोन दिवसापर्यंत सैरावरा भटकत राही त्यामुळे रोजच्या कामावर चित्त एकाग्र करणे दुरापास्त होत असे नैनी व बरेलीच्या तुरुंगात माझ्याबरोबर पुष्कळ सहकारी होते डेहराडून येथे सुरुवातीला गोविंद वल्लभ पंत काशीपूरचे कुवर आनंद सिंग व मी असे तिघेजण होते एकोणीसशे तेतीसच्या जानेवारीत माझे सर्व सहकारी सुटले तेव्हापासून तो ऑगस्ट अखेर माझी सुटका होईपर्यंत जवळजवळ आठ महिने मला एकट्यालाच तिथ रहाव्ल सर्व काळ मोठा वृक्ष असा गेला गाठीबेठी पुन्हा सुरु झाल्यावर जीवाला थोडासा विरंगुळा मिळाला मला वाटते माझ्यावर खास मेहरबानी म्हणून बाहेरून ताजी फुले व चार दोन फोटो खोलीत ठेवण्याची मला परवानगी देत होती कारण सामान्यतः फुले व चित्रे ठेवण्याची परवानगी जेलमध्ये मिळत नाही आपली कोठडी सजविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास अधिकारी जरा करण्या नजरेनेच पाहू लागतात एकदा माझ्या मित्राने आपली केश प्रसाधनाची साधने जरा विशेष रीतीने रचून ठेवली म्हणून तुरुंगाच्या सुप्रिटेंडेटने हरकत घेतल्याचे मला स्मरते आपली खुली अशा रीतीने योग्य नव्हे अशी समस्येला देण्यात आली खोली शृंगाण्याची साधने कोणती होती म्हणाल तर दातांचा ब्रश पेस्ट फाऊंटेन पेनची शाही तेलाची बाटली कंगवा केसांचा ब्रश व असल्याच एक दोन इतर किळकोळ गोष्टी तुरुंगात असले म्हणजे मनुष्याला बारीकसारिक गोष्टींचे महत्व समजून येते व बाहेरच्या जगात ज्या चिजा आपण केऱ्याच्या टोपीत फेकून देऊ त्या तुरुंगात माणूस मोठ्या आस्तेने जवळ वाळगून ठेवतो हो मालकी सांगण्यासारखी व जतन करण्यासारखी चीजवस्तूजवळ नसली तरी देखील मनातली मालकी हक्काची भावना काही नष्ट होत नाही कधीकधी जीवनातील सुखोपभोगांसाठी शरीर तृषार्थ होते शारीरिक सुख मिळावे भौतिरम्य वातावरण असावे मित्रमंडळींचा सहवास घडावा थमकदार संभाषणाची माझुरी साखावी, मुलांबरोबर खेळा दंग व्हावे इत्यादी इत्यादी वर्तमानपत्रातील एखादे चित्र पाहून अगर एखादा परिच्छ वाचून तरुणपणाच्या निष्काळजी जीवनाचे दृश्य डोळ्यांपुढे उभे राहील व पुन्हा पुन्हा घराकडे धाव घेऊ लागे अशावेळी सर्व दिवस मन अस्वस्थ होऊन जाईल दररोज थोडेसे सूत कथण्याचा क्रम ठेवला होता मानसिक श्रम फार झाले म्हणजे अशा तऱ्हेच्या हस्तव्यवसायामुळे मनाला आराम मिळतो परंतु लेखन व वाचन हाच माझा मुख्य उद्योग होता निर्बंधाच्या चाळणीतून मला हवी ती सर्वच पुस्तके सुटत नसत पुस्तकावरील मथळा जरा भयंकर व राजधोळी स्वरूपाचा आहे अशी अधिकाऱ्यांची जा समजूत झाल्यामुळे स्पेंगलरचे पाश्चात्त्य देशांचा रास हे पुस्तक मला मिळाले नाही तथापि एकंदरीत बरीच पुस्तके माझ्या संग्रहाला असत मला तक्रार करण्यास जागा नाही माझ्या सहकाऱ्यांना मात्र तत्कालिक विषयावरील पुस्तके मिळणे होत असे बलारस तुरुंगात राज्यघटनेच्या सरकारी शुभ्र पत्रिकेलाही मज्जाव करण्यात आला धार्मिक पुस्तके व कादंबऱ्या मात्र ब्रिटिश अधिकारी अगदी खुशीने आत येऊ देत असत ब्रिटिश सरकारचे धर्मविषयक पराकाष्ठेचे प्रेम व सर्व धर्माबद्दल त्यांच्याकडून दाखवण्यात येणारी सहिष्णुता पाहिली की मनाला मोठा अचंबा वाटतो ज्या देशात अगदी सामान्य अशा नागरिक हक्कांच्या गळ्याला नख लागलेल्या आहे तेथे ते कैद्यांच्या हक्काबद्दल उच्चारणे हा अप्रयोजकपणास ठरेल तरी देखील ही विचार करण्यासारखी एक बाब आहे न्यायासनासमोर एकदा इसम अपराधी ठरला म्हणजे त्याच्या ध्येयाबरोबर त्याच्या मनालाही कारागृहवास गड़ावा हे योग्य आहे काय कैद्यांची मने स्वतंत्र कार राहू नयेत माझे हे प्रश्न ऐकून तुरुंगातील अधिकारी चकित होतील हे मी जाणून आहे कारण नवे विचार ग्रहण करण्याची अथवा बराच काळपर्यंत विचार करण्याची शक्ती त्यांच्या अंगी उरलेली नाही वाङ्मयावर निर्बंध पडल्यामुळे आधुनिक वाङ्मयाच्या व वा, प्रगतीपर नियतकालिकांच्या व वृत्तपत्रांच्या सहवासाला आम्ही सुद्धा आनचवलो होतो सामान्य कायद्याला तर आणखी कितीतरी निर्बंध सहन करावे लागतात त्यामुळे जी थोडी बह पुस्तके व वृत्तपत्रे बाहेर उघडपणे विकता येतात अगर वाचता येतात त्यांचाही प्रवेश तुरुंगात होत नाही काही दिवसांपूर्वी नेमकी हीच प्रश्न न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध सिंगसिंग तुरुंगाच्या बाबतीत उपस्थित झाले होते त्या तुरुंगात कम्युनिस्ट वाङमय आणण्याची मनाई असे अमेरिकेतील वरिष्ठ वर्गात कम्युनिझमच्या विरुद्ध अत्यंत तीव्र असा वैर्भाव जागृत असता कम्युनिस्ट वृत्तपत्रे व मासिक यांच्यासकट कोणतेही पुस्तक तुरुंगातील कैद्यांना मागवता याव या गोष्टीला तुरुंगावरील अधिकाऱ्यांनी मान्यता दिली फक्त व्यंगचित्र मात्र आपण आत येऊ देणार नाही असिथील मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितल कारण वाङ्मयापेक्षा व्यंगचित्रामुळेच लोकांची मन अधिक भडकतात अस त्या म्हणणं होत हिंदुस्थानातील बहुसंख्य कैद्यांना जिथि वृत्तपत्र अथवा लखनाच साहित्य यापैकी काहीच मिळत नाही तिथ मानसिक स्वातंत्र्याचा प्रश्न देखील उपस्थित करणे वे येथे तक्रार करावायची आहे ती मर्यादित नियंत्रणाविरुद्ध नसून अजिबात बंदीविरुद्ध करावायची आहे अ अवर्गाच्या कैद्यांना लेखन साहित्य तेवडे हक्काने मिळत त्यांच्यापैकी सुद्धा सगळ्यांना दैनिक वृत्तपत्रे मिळत नाहीतच ब व क वर्गाच्या साध्या व राजकीय कैद्यांनीबरोबर लेखन साहित्य बाळगू नये असा कायदा आहे ब वर्गाला मेहरनजर म्हणून ती द्विण्यात येत पण ति हव काढूनही नेता येत अवर्गाचे कैदी हजारात एक या प्रमाणात असतील तेव्हा कैद्यांचा विचार करताना अवर्गाला मिळणारे हक्क लक्षात घेण्याचे कारण नाही तथापि हिंदुस्थानातील अवर्गीय कैद्यांना देखील सुधारलेल्या देशातील सामान्य कैद्यांपेक्षा कमी हक्क आहेत ही गोष्ट विसरून चालणार नाही बाकीच्या आजारातील नऊशे नव्याण्णव कैद्यांना एकावेळी तीन पर्यंत पुस्तके जवळ बाळगण्याची मुभा देण्यात येते पण परिस्थिती अशी आहे की त्यांना या सवलतीचा फायदाच घेता येत नाही स्वतंत्र लेखन करणे अथवा वाचनात आलेल्या पुस्तकांचे टिप्पण करणे हेही फार भयंकर समजले जाते मानसिक विकासाची ही जी जाणून बुजून गरजेपी करण्यात येते ती विचित्र असली तरी तुरुंग खात्याची मनोवृत्ती उडी करून दाखवण्यास पुरेशी आहे कैद्याला सुधारून त्याला नागरिक बनवायचा असेल तो त्याच्या मनाला गोंजारून ते दुसऱ्या मार्गाकडे वळविले पाहिजे व त्याला साक्षर करून कोणता तरी उद्योगधंदा त्याला शिकवला पाहिजे पण ही दृष्टी हिंदुस्थानातील तुरुंगाधिकाऱ्यांना मान्य होत नसावी तुरुंगातील मुलांना व तरुणांना लिहिणे वाचणे शिकवण्यास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे पण त्यासाठी नेमलेले शिक्षक स्वतःच नारायक असतात शिक्षकांची नालायकी झाकावी यासाठी कैद्यांना शिक्षणाची आवडच नाही असा एक आरोप करण्यात येतो पण माझा स्वतःचा अनुभव याच्या अगदी उलट आहे काही शिकावी म्हणून माझ्याकडे जे लोक आले त्यांच्यापैकी पुष्कळांना शिक्षणाविषयी खरीखुरी आज होते ते खूप मेहनत करेल आश्चर्याची गोष्ट अशी की केव्हा केव्हा मध्यरात्री उठून पहावे तो बराक इथल्या मिनमिन दिव्याच्या उजड्यात हो उद्याचे धडे तयार करीत बसलेले एक दोन कैदी दृष्टीला पडत वाचनात माझा वेळ जात असे ते सांगितलेच एका विषयाचे वाचन संपले की दुसरा विषय घ्यावा असे चालले होते पण विषय बहुदा, जाडेच असत कादंबऱ्यांमुळे मन सुस्त होत जाते म्हणून त्या मी फारसा वाचत नसे वाचण्याचा कंटाळा आला की लेखणी उचलायची माझ्या मुलीला मी जी इतिहासविषयक पत्रे लिहिली ती मला तब्बल दोन वर्ष पुरली त्यांच्या योगाने माझे मनही चांगले तल्लक राहिले ती असता मी गतकालातच वावरत आहे असे वाटून तुरुंगातील परिस्थितीचा विसर पडत असे ह्यू सांग मार्को आणि इब्न बतुता वगैरे पुराण्या प्रवाशांचे इतिहास आणि मध्य आशियाचा प्रवास करणारा स्वेन हेडीन व तिबेटमध्ये अनेक सासांची झुजणारा रोरिश वगैरे आधुनिक प्रवाशांची वर्णने नेहमीच वाचाविषयी वाटतात चित्रांची पुस्तके व त्यातल्या त्या पर्वतांच्या हिमनद्यांच्या वा। व वाळवंटाच्या चित्रांची पुस्तके दूर करवत नसत विस्तृत प्रदेश अफाट महासागर व गगनभेदी पर्वत यांच्या दर्शनासाठी तुरुंगात दृष्टी तहानलेली असल्यामुळे अशा चित्रसंग्रहांची महती विशेषच वाट मॉन्ट ब्लांग आर्बस व हिमालय यांची सुंदर चित्रे असलेला एक संग्रहमंजवळ होता माझ्या कोठडीतील वातावरण एकशे पंधरा डिग्रीपर्यंत पोहोचले अथवा त्याच्याही वर गेले की मी तो संग्रह उघडून ही मला चित्रांकडे पाहत बसत असे नकाशा संग्रहामुळे मनात विचारशक्क्र सुरु होईल आपण पाहिलेल्या स्थळांच्या स्मृती व जाऊ म्हणत होतो त्या स्थळांची स्वप्ने मनात रंगू लागत व पूर्वपरिचित ठिकाणी पुन्हा जावे आणि टिपक्यांनी दर्शवलेल्या नगरांचे काळ्या रेषांनी दर्शवलेल्या पर्वतांचे व निळ्या रंगाने दर्शवलेल्या महासागरांचे दर्शन होऊन जगातील रंगस्थांचा आनंद लुटावा आणि बदलत्या मानवी समाजातील झगड्यांचे व कलांचे निरीक्षण करावे यासाठी जीवाची तळमळ सुरू आणि या तळमीचा जोर वाढून गळा दाटून आला की न कशा संग्रह बाजूला सारून पुन्हा माझ्या ओळखीच्या तटाच्या भिंधाडाकडे पाहत नित्य दैनिक कार्यक्रमात मी प्रारंभ करीत असे